श्रीमद भागवत महापुराण स्कंध पांचवा अय सतवा भरता के चरित्र श्री शुक मनत महाराज भरत मोठे भगवत भक्त होते भगवान ऋषभदेवान पृथ्वी के रक्षण करना आपकानुसारियुक्ति के लिए आज्ञेत राहन भरतान विश्वरूपा कन्या पंचजनी हिचाशी विवाह के जसे तामस अहंकारापासून शब्दादी पाच भूत तन्मात्र उत्पन्न होतात त्याचप्रमाणे पंचजनीपासून त्यांना सुमती राष्ट्रभृत सुदर्शन आवरण आणि धूम्रकेतू या नावाचे पाच पुत्र झाले ते तंतोतंत त्यांच्यासारखेच होते ज्या देशाचे नाव अगोदर अजनाभवर्ष होते त्याच या देशाला भरताच्या वेळेपासून भारतवर्ष असे म्हणतात महाराज भरत बहुश्रुत होते आणि विकृती अशी दोन्ही प्रकारचे अग्निहोत्र दर्श पूर्णमास चातुर्मास्य पशु आणि सोम असे लहान मोठे यज्ञ योग्य वेळी श्रद्धापूर्वक करून यज्ञ आणि कर्तुरूप श्री भगवंतांचे पूजन केले अशा प्रकारे अंग आणि क्रियांसह भिन्नभिन्न यज्ञांच्या अनुष्ठानांच्या वेळी जेव्हा अध्वर्यो आहुती देण्यासाठी हवी हातात घेत असत तेव्हा यजमान भरत त्या यज्ञकर्माने होणाऱ्या पुण्यरूप फळाला यज्ञ भगवान वासुदेवांना अर्पण करीत वास्तविक ते परब्रह्मच इंद्रादी सर्व देवतांचे प्रकाशक मंत्रांचे अर्थस्वरूप आणि त्या देवतांचे सुद्धा नियंत्रक असल्या कारणाने मुख्यकर्ता आणि प्रधान देव आहे अशा प्रकारे आपल्या भगवदर्पण बुद्धिरूप कुशलतेने हृदयातील रागद्वेषादी दोषांचे निर्मूलन करीत ते सर्व यज्ञभोक्ता देवतांचे भगवंतांच्या अवयवांच्या रूपात चिंतन करीत अशा तऱ्हेने केलेल्या कर्माच्या भगवदर्पणाने त्यांचे अंतःकरण शुद्ध झाले तेव्हा त्यांना अंतरयामी रूपाने हृदयाकाशातच अभिव्यक्त होणाऱ्या ब्रह्मस्वरूप महापुरुषांच्या आकाराने युक्त तसेच श्रीवत्स कौस्तुभ वनमाला चक्र शंख आणि गदा यांनी सुशोभित आणि नारदादी भक्तांच्या हृदया चित्राप्रमाणे निश्चलतेने राहणाऱ्या भगवान वासुदेवांच्या ठिकाणी दिवसेदिवस वेगाने वाढणारी उत्कृष्ट भक्ती प्राप्त झाली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 खाली आणि वर अशा दोन्ही बाजूंना नाभीप्रमाणे चिन्ह असणारे शालग्राम असणारी नद चक्र नदी म्हणजे गंडकी नावाची प्रसिद्ध नदी तेथील ऋषींचे आश्रम सर्व बाजूनी पवित्र करीत असते त्या पुल्हाश्रमाच्या उपभनात एकांत स्थानी एकट्यानेच राहून ते अनेक प्रकारची पाने फुले तुलसीदल पाणी आणि कंदमळे फळे इत्यादी अर्पण करून भगवंतांची आराधना करू लागले त्यामुळे त्यांचे अंतःकरण सर्व विषयाभिलाषांपासून परावृत्त होऊन शांत झाले आणि त्यांना परमानंद प्राप्त झाला अशा रीतीने जेव्हा ते नियमपूर्वक भगवंतांची आराधना करू लागले तेव्हा त्यांचा प्रेमावेग इतका वाढला की त्यांचे हृदय द्रवून शांत झाले आनंदाच्या उर्मीमुळे शरीरावर रोमांच येऊ लागले भक्तीच्या उद्रेकाने डोळ्यांमधून प्रेमाश्रू वाहू लागले त्यामुळे इतर काही दिशेनाशे झाले शेवटी जेव्हा आपल्या प्रियतमाच्या लालसर चरणारविंदाच्या ध्यानामुळे भक्तियोग पूर्णत्वाला पोचला तेव्हा परमानंदाने तुडंब भरलेल्या हृदयरूप गंभीर सरोवरामध्ये बुद्धी बुडून गेल्यामुळे त्यांना आपण करीत असलेल्या भगवत पूजनेचेही स्मरण राहिले नाही अशा प्रकारे ते भगवतसेवेतच तत्पर राहत असत शरीरावर कृष्ण मृगचर्म धारण करीत असत आणि त्रिकाल स्नानानंतर ओले राहिल्याने त्यांचे केस भुरकट कुरळ्या जटांसारखे झाले होते त्यामुळे ते अधिकच सुंदर दिसत उगवणाऱ्या सूर्यमंडलामध्ये ज्योतिर्मय परमपुरुष भगवान नारायणांशी ते सूर्यासंबंधी रुच्यानी आराधना करीत व म्हणत असत भगवान सूर्याचे कर्मफलदायक तेज प्रकृतीच्याही पलीकडचे आहे संकल्पाने जगा की उत्पत्ति के नरतेयामी रूपाने प्रविष्ट होित्शक्ति ने विषय जीवन करता आम्ही बुद्धिप्रवर्तकतेजा शरण आलो आहोत इति श्रीमदभागवते महापुराणे पारमहश्याम संहितायां पंचमस्कंधे भरतचरित भगवत्चर सप्तमोध्याय श्रीकृष्णार्पणमस्तु